अध्याय तेविसावा राजा पृथ्वी तपश्चर्या आणि परलोक गमन मैत्रिणी करून स्थावर जंगम अशा सर्वांची उपजीविकेची सुविधा करून दिली तसेच साधूजनांना उचित अशा धर्माचेही पालन केले आपण वृद्ध झालो असून उताराला लागलेलो आहोत आणि ज्यासाठी आपला जन्म होता त्या प्रजारक्षणवरूप ईश्वराच्या आज्ञेचे ही झालेले आहे म्हणून आता आपल्याला मोक्षासाठी प्रयत्न केला पाहिजे असा विचार करीत त्याने विरहामुळे जणू रडणाऱ्या आपल्या मुलीचा पृथ्वीचा भार आपल्या मुलांवर सोपविला आणि सर्व प्रजेला विमस्क अवस्थेत सोडून तो आपल्या पत्नीसह एकटाच तपोवनाकडे गेला पहिल्यांदा गृहस्थाश्रमात पृथ्वीवर विजय मिळवण्याचे त्याने जसे व्रत घेतले होते त्याचप्रमाणे तेथे सुद्धा वादप्रस्थ आश्रमाच्या नियमानुसार तो कठोर तपस्येला लागला काही दिवस त्याने कंदमुळे फळे खाऊन घालवली काही काळ वाढलेली पाने खाऊन तो राहिला काही पंधरा आणि त्यानंतर केवळ वा वायूवर निर्वाह करू लागला वीरवर पृथ्वी उन्हाळ्यात पंचागणीचे सेवन करीत पावसाळ्यात मोकळ्या मैदानात राहून शरीरावर पाऊस घेत हिवाळ्यात गळ्या पाण्यात उभे राहत तसेच दररोज मातीच्या जमिनीवर झोपत मनोवृत्तीने राहत होता त्याने शीत उष्ण इत्यादी सर्व प्रकारची द्वंद्वे सहन केली तसेस वाणी आणि मनाचा संयम करून आपल्या स्वाधीन करून घेते अशा रीतीने त्याने श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी उत्तम तप केली अशा प्रकारे त्याचे तप क्रमाने वाढत गेले आणि त्या प्रभावाने कर्मल नाहीसा झाल्याने त्याचे पूर्णपणे शुद्ध झाले प्राणायामाने मन आणि इंद्रिय सनंत कुमारांनी त्याला दिले होते त्यानुसार राजा पृथ्वी पुरुषोत्तम श्रीहरींची आराधना करू लागला अशा तऱ्हेने भगवत परायण होऊन श्रद्धापूर्व सदाचरणाचे पालन करीत नेहमी साधन केल्याने परत ब्रह्म परमात्म्यामध्ये त्याची अनन्य भक्ती निर्माण झाली त्याच्या या भगवंताच्या उपासने अंतःकरण शुद्ध सात्विक झाल्यावर निरंतर भगवत चिंतनाच्या प्रभावाने प्राप्त झालेल्या अनन्यभक्तीमुळे त्याला वैराग्ययुक्त ज्ञान प्राप्त झाले आणि त्या तीव्र ज्ञानाच्याद्वारे संशयाला कारण असणाऱ्या जीवाच्या उपाधीभूत पाचही कोशांना त्याने नष्ट केले निवृत्ती आणि परमात्म स्वरूप एवरी देहत्म बुद्धि परमांवरूप श्रीकृष्ण नाश के होताज्ञा प्रयत्न कर सोन जो पर्यत साधका योग मार्गे श्रीकृष्ण कथाम प्रेम उत्पन्न हो तो तोपर्यंत केवळ योग त्याचा मोह दूर होत यानंतर साधने स्थिर झाला आणि वेळ आल्यावर त्याने आपल्या शरीराचा त्याग केला त्यांनी टाचणी गरुद्वार दाबून धरून प्राणवायूला हळूहळू मुलाधारापासून वर आणि त्याला क्रमशः नाभी हृदय वक्षस्थ कंठ येथील चक्रातून वर नेत मस्तकात असणाऱ्या सहस्त्रारा स्थिर केले नंतर त्याला पुन्हा वरच्या बाजूला नेत क्रमशः ब्रम्हरंध्रांमध्ये स्थिर केले नंतर पूर्ण निरीच्छ होऊन त्याने शरीरातील प्राणवायूला समष्टी वायूमध्ये शरीराला पृथ्वीमध्ये तेजाला तेजामध्ये आकाशाला महाकाशात आणि द्रवपदार्थांना पाण्यामध्ये विलीन केले पुन्हा पृथ्वीला पाण्यामध्ये पाण्यानं तेजामध्ये तेन करून अहंकाराला महत्त्वामध्ये लीन अहं महत केले त्यानंतर सर्व गुणांची अभिव्यक्ती करणाऱ्या त्या महत्त्वाला मायोपाधिक जीवामध्ये स्थिर केली त्यानंतर त्या जीवाच्या मायारूप उपाधीला सुद्धा त्याने ज्ञान आणि वैराग्याच्या प्रभावाने आपल्या शुद्ध ब्रह्मस्वरूपात स्थिर होऊन टाकून दिली पिठूची राणी महाराणी अर्ची ही सुद्धा त्याच्याबरोबर वनात गेली होती पाण्याने जमिनीला स्पर्शसुद्धा करू न शकणाइतकी ती कोमल होती तरीसुद्धा तिने आपल्या पतीचे व्रत आणि नियम यांचे पालन करी त्यांची खूप सेवा केली आणि मुनिवृत्तीला अनुसरून कन्यमुणेवर निर्वाह केला त्यामुळे जरी ती अतिशय दुर्बळ झाली होती तरी सुद्धा हस्तस्पर्शाने सन्मानित होऊन त्यातच ती आनंद मानित असल्या कारणाने तिला कोणत्याही प्रकारचे कष्ट होत नव्हते आता पृथ्वीचे स्वामी आणि आपले प्रियतम महाराज पृथ्वीचा देह निष्फ्राण झालेला पाहून त्यासाठी काही वेळ विलाप केला नंतर पर्वतांच्या शिखरावर एक चिता रचून तो देह त्या चितेवर ठेवला यानंतर अंत्यक्रिया करून तिने नदीमध्ये स्नान केली आपल्या अलौकिक कार्य करणाऱ्या प्रदक्षिणा घालून पती देवांच्या चरणांचे ध्यान करीत अग्नीमध्ये प्रवेश केला परम साध्वी अर्चिने आपला पती बीरवर पृथू याच्या सहगमन केलेले पाहून हजारो वरदायींनी देवींनी आपापल्या पतींसह तिची स्तुती केली तिथे देवतांची वाद्य वाजू लागली त्यावेळी त्या मंदरात चलाच्या शिखरावर त्या देवांगना फुलांचा वर्षाव करीत आपापसात म्हणू लागल्या अहो धर्म आहे या स्त्रीची ज्याप्रमाणे श्री लक्ष्मी यज्ञेश्वर भगवान विष्णूंची सर्व सेवा करते त्याचप्रमाणे हिने आपला पती राजराजेश्वर पृथ्वीची सेवा केली अपने अचिंत्य कर्मचार ओलांतर लोके जाऊस आयुष्य जे लोग भगवंता परमपद प्राप्त करना से आत्मज्ञान प्राप्त कर संसार पदार्थ दुर्मी है जो पुरुष मृत प्रयास भूलोकी मोधन स्वरूप मनुष्य शरीर मिळाल्यानंतरही विषयांमध्ये आसक्त असतो तो निश्चितच आत्मघातकी समजावा अरे रे तो खराच फसला म्हणायचा मैत्रिणी म्हणतात देवांगीना अशा प्रकारे स्तुती करीत असताना भगवंतांच्या ज्या परमधामाला आत्मज्ञानामध्ये श्रेष्ठ भगवत प्राण महाराज पृथ्वी गेला त्याच लोकाच्या महाराणी अरची सुद्धा गेली भागवत असेस त्यांचे त्यांचे परमभागवत पृथू असते याचा सकाम भावाने पाठ केल्यास ब्राह्मण ब्रह्मतेज प्राप्त करतो क्षत्रिय पृथ्वीपती होतो वैश्य व्यापार श्रेष्ठ होते उत्तम सत होते स्त्री पुरुष जो को चरित्र आदरा ऐसी तो पुत्र महाधनी की यशस्वी मूर्ख अल तो पंडित होते चरित्र मनुष्य मे कल्याण करे अमंगल दूर करे धन यश और आयुष्या वृद्धि करना स्वर्ग करून देणारे आणि कलियुगाचे दोष नाहीसे करणारे आहे हे धर्म इत्यादी चतुर प्राप्ती करून देण्याचेही सहाय्यक आहे म्हणून जे लोक धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांनी मिळणारी सिद्धी प्राप्त करू इच्छितात त्यांनी त्याचे श्रद्धापूर्वक श्रवण केले पाहिजे जो राजा विजय मिळवण्यासाठी प्रस्थान करते वेळी हे चरित्र ऐकून त्यांच्यावर स्वारी करेल तेव्हा पृथ्वीच्या पुढे येऊन राजेलोक जसे नजराणे सादर करीत तस, असत तसे नजराणे घेऊन याचा पुढे ठेवते मनुष्याने हे चरित्र ऐकावे ऐकवावे आणि वाचावे मरा भगवंतांचे महात्मा प्रकट करणारे हे परमपवित्र चरित्र मी आपण ऐकविले याच्यावर निष्ठा ठेवणारा माणूस महाराज पृथ्वी सारी गति प्राप्त करो जो पुरूष पृथ्वी चरित्राच दररोज आदरपूर्व निष्कानुभा श्रवण की करते चरण संसार सागर पार कर नावेप्रमाणे आ श्रीहरिं विषयी आत्यंतिक प्रेम निर्माण होते